श्री वासिष्ठ महारामायणे वैराज्य प्रकरणे श्रीराम म्हणाला संसारसागराचा स्वभाव धर्म चंचल आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर नाना प्रकारच्या कर्तव्यांच्या लाटा सतत उसळत असतात अशा या संसारसागरात मनुष्यजन्म प्राप्त झाला की पोघानेच येणारी बाल्यदिशा ही केवळ दुःखालाच कारण होते ती अशा प्रकारे की आशक्तपणा विविध आपत्ती हावरेपणा मुकेपणा मूढबुद्धी तर खेळांविषयीचा हव्यास यातले काही प्राप्त झाले नाही म्हणजे उत्पन्न होणारे दैन्य या सर्वांचा उद्भव या बाल्यदशेतच होतो हत्तीना बांधण्याकरता मोठमोठे स्तंभ पुरलेले असतात तसेच रागावणे रडणे भेडसावणे दुःखाने कळवळणे त्रस्त होणे इत्यादी अनेक प्रकाराने आपले मनोविकार व्यक्त करण्यासाठी बाल्यदशा हे एक मोठेच बंधन झालेले असतात मरणप्रसंगी जरूपी रोगाने हो त्रस्त झाल्यावेळी आपत्ती प्राप्त झाल्या असता था। किंवा तारुण्याचा उपभोग घेत असता ज्या चिंता उत्पन्न होत नाहीत त्या चिंता बाल्य बाल्यदशेमध्ये मनुष्याचे आचरण हुभे पशूंच्यासारखेच असते सर्वजण त्याचा करता तिरस्कार करतात मुलांच्या मागण्यापासून होणारा त्रास मरणापेक्षाही अधिक दुःखद असतो ज्या विषयांचे प्रतिबिंब पडून भ्रांती निर्माण होते नानाविध संकल्पाने मृदू बनलेले असते आणि संकल्पित विषयांची प्राप्ती न होण्यामुळे ते व्याकुळ होते अशा तऱ्हेचे बाल्यदशेतील मन कोणाला सुख देऊ शकणार आहे लहानपणी अज्ञानामुळे पाणी अग्नि वायू यांच्यापासून प्रत्येक क्षणी जी भीती निर्माण होते तितकी भीती आपत्तीमध्येही माणसाला होणे शक्य नाही अनेक प्रकारचे खेळ नाना नानाप्रकारच्या वस्तु संबंधात हट्ट घेऊन बसणे यासंबंधी लहान मुलांना अत्यंत दृढ असा मोह पडतो ज्यामध्ये नाना प्रकारच्या खोड्या चेष्टा प्रात्यपणा केला जातो अशी ही बाल्यावस्था मनुष्याच्या शांतीला कारण नव्हता गुरु वगैरेकडून केले जाणारे शासन व तज्जन्य दुःख यांनाच कारण होते एखाद्या घालणाऱ्या खड्ड्यामध्ये कावळे जाऊन बसतात त्याप्रमाणे बाल्यदशेतच नाना प्रकारचे दोष वाईट सवयी दुष्ट इच्छा उत्पन्न होतात बालपण म्हणजे मोठी रमणीय स्थिती आहे अशा तऱ्हेची खोटी भावना ज्यांच्या मनात निर्माण होते अशा मूर्ख पुरुषांचा धिक्कार असतो त्रैलोक्यात खरोखर अत्यंत अमंगल अशा प्रकारचे मन बाल्यदशेत नाना तऱ्हेच्या वृत्तीमध्ये भ्रमण करत राहते तेव्हा अशा बाल्यदशेपासून सुख प्राप्त होणार तरी कसे माणसांचीच गोष्ट राह जगातील सर्वच स्थिती अशीच असते एवडे नहीं तो हाथवस्थे मध्य मनाची चंचलता दह पट वन है स्वभाव चंचल हैदशा हीपे अंचल है मेरा दोन चंचल गोष्ठी एकत्र आज हृदय जो अन्य ओढ़तो अहो ब्रह्मन तरुणी ने नुलता ज्वाला समुदाय समुद्राच्या लाटा यांच्यासाठी असलेले चांचल्य, हे त्यांना बाल्यदशेने शिकवले असेल असे मला वाटते आणि मन यांची अवस्था इतकी क्षणभंगूर आहे कि सर्व तऱ्हेच्या वृत्तीमध्ये सामान्य माणूस श्रीमंतांचा आश्रय करून राहतो त्याप्रमाणे सर्व प्रकारची दुःखे संकट आणि दोष बाल्यशेच्या आश्रयाने राहतात लहान मुलापासून दर दिवशी जर नवनवीन नौ सुख निर्माण झाले नाही तर विषाच्या योगाने निर्माण होणाऱ्या मूर्छनेप्रमाणे मुलाचे स्वरूप असल्यासारखेच मनुष्याला वाटू लागते मूल लहानशा कारणाने संतोष पावते आणि तितक्याच लहानशा कारणाने त्याच्या मनात विकारही उत्पन्न होता एखाद्या गावढळ कुत्र्याप्रमाणे घाणेरड्या जागेत खेळण्यात मुलाला मजा वाटते तोंडावरून अश्रूंचा प्रवाह चाललेला आहे सर्वांग चिखराने माखून गेले आहे अशा अवस्थेतले मूल हे जण पावसाच्या पाण्याने भिजलेले आणि तापलेल्या भूमीसारखे असते एखादे बाबतीत भय निर्माण झाले किंवा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ज्यात सर्वस्वी पराधीनता असते पाहिलेल्या किंवा न पाहिलेल्या वस्तूबद्दल ज्या अवस्थेत अभिलाषा निर्माण होते अशा तऱ्हेचे बुद्धीचे आणि शरीराचे चाचल्य उत्पन्न करणारे बाल्य हे केवळ दुःखाचेच निमित्त ठरते आपल्या इच्छेप्रमाणे हवी ती वस्तू मिळाली नाही म्हणजे त्रासून गेलेल्या बालकांच्या अंतकरणाला अत्यंत दुःख होते अहो दुष्ट इच्छांच्या कारणाने आणि आपल्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योजलेल्या उपायांच्या योगाने मुलाला जे दुःख अनुभवावे हो लागते तसे आणि तेवढे दुःख कोणालाच होत नाही जशी ग्रीष्म ऋतूमध्ये वनभूमी तापते त्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या तीव्र अशा मनोरथामुळे मुलाला अतिशय संताप होतो मूत शिक्षणासाठी म्हणून शाळेत गेले की विषाप्रमाणे दुःसह आणि भयंकर असा काच त्याला भोगावा लागतो आणि साखळ्याने बांधून घातलेल्या हत्तीप्रमाणे अवस्था होतीविध मनोरथ खोट वस्तु खरिया मान्य बुद्धिकरण अत्यंत हलवे बनतेदशे फार दुख भोगली खाला मिलावे मूल रड़ू लगे कि सर्व पृथ्वी करता देन अगुन तेईस करते नो मुर्गा आकाशन का चंद्र खेलने सागू लगते छंदिष्टपणा ज्यादा बालावस्थे मग सुख निर्माण हो ज्या मुलाला अशक्तपणामुळे थंडी वाऱ्याचे दुःख सहन करावे लागते असे मूल आणि एखादा वृक्ष यात फरक काय भूक लागली असतात जे आकाशात उडण्याची इच्छा करतात किंवा भीती आणि आहार यातच जी मुले सर्व काळ मग्न असतात अशा मुलामध्ये पक्षाचेच धर्म दिसून येतात बाल्यदशेमध्ये गुरु माता पिता अन्य लोक आणि आपल्यापेक्षा मोठ्या वयाची बालके या सर्वांपासून भय निर्माण होत असते अशी ही बाल्यदशा भयाचे केवळ आगरत असते याप्रमाणे या बाल्यदशेत नानाविध दोषाने अंतःकरण दूषित होते आणि चित्त अविवेकाचे माहेर बनते म्हणून या बाल्यदशेपासून कोणालाही कधी सुख प्राप्त होणे शक्य नाही इति श्री वासिष्ठ महारामायने वैराग्य प्रकरणे एकोणविश समाप्त